श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सहावा श्री वसिष्ठ म्हणाले हे महापराक्रमी रामा पुन्हा माझे श्रेष्ठ वचन ऐक माझे भाषण ऐकून संतुष्ट होणाऱ्या तुला मी ते हितबुद्धीनेच सांगतो आहे अहो पण श्रोता उपदेश आणि श्रोतव्य उपदेश हा भेद आता राहिलेलाच नाही तेव्हा श्रवणामध्ये माझी प्रवृत्ती कशी होणार असे तू जर विचारशील तर हे रामा काल्पनिक भेदाचा स्वीकार करून का होईना श्रवण कर कारण त्यामुळे ज्ञानाची अभिवृद्धी होईल आणि ज्ञानी पुरुषांनाही दुःख होणार नाही ज्या मूढ अज्ञ मनुष्याची देहाच्या ठिकाणी आत्मभावना असते त्याच्यावर त्या अपराधामुळेच रागावलेली इंद्रिये त्याची शत्रू बनून त्याचा पराभव करतात ज्या ज्ञानी पुरुषाची ज्ञानस्वरूप सत्यता आत्म्यामध्येच स्थिर होते त्या अनिंद्य पुरुषाची इंद्रिये सत्य आत्म्याला पाहण्याच्या उपकारामुळे झालेल्या संतोषाने मित्र बनतात आणि त्यामुळेच त्याला मारत नाहीत तर ज्ञानाच्या अभिवृद्धीकरता त्याचे रक्षण करतात व्यवहार करत असलेल्या ज्या पुरुषाची बुद्धी भोग्य पदार्थातील दोष पाहून विषयांची निंदाच करते त्यांना प्रशस्त मानत नाही तो देह देहसंबंधी दुःखासाठीच देहाचे आत्मत्वाने ग्रहण का करील आत्मा शरीराचा संबंधी नाही आणि शरीरही आत्म्याचे संबंधी नाही तर ते दोन्ही प्रकाश आणि अंधकार यांच्याप्रमाणे एकमेकाहून अगदी भिन्न विलक्षण आहेत पदार्थाला होणाऱ्या सर्व विकारांपासून भगवान आत्मा नित्यमुक्त आहे सदोदित उदय पावलेल्या स्थितीतच असणारा आत्मा कधी उदयही पावत नाही आणि अस्तही पावत नाही जड आज्ञ तुच्छ आत्म्यामुळे प्रसिद्ध होऊन त्यालाच दुःख देत राहणाऱ्या कृतघ्न आणि विनाशी अशा दगडासारख्या निंद शरीराचे जो होणार असेल ते हो चिनमयत्व हा देहाचाच धर्म आहे असे तू म्हणत असशील तर चित चितस्वरूपाचा परिचय झाल्यापासून देहाचे चिनमय ही जाणता येणे शक्य नाही आणि चिनमयाचा परिचय झाला की देह अचित रूप ठरलाच तेव्हा अशा रीतीने एकमेकांहून अगदी विलक्षण असलेल्या त्यांची सुखदुःखिता समान आणि सत्य कशी संभवते अर्थात मानसिक दुखाने शरीर कृश होणे आणि शरीराला ताड़न ही पीडा केली असता आत्म्याला दुःख होणे ही समान सुखदुःखिता सत्य नव्हे परस्परांचा भेद न कळल्यामुळे भासणारी ती काल्पनिक का अवस्था आहे आत्मा आणि देह हे दोघे अग्नी आणि लोखंडाचा गोळा यांच्याप्रमाणे एकमेकासारखे भासतात लोखंड लाल आहे आणि अग्नी गोलाकार असा भ्रम तापूर लाल केलेल्या लोखंडाच्या गोळ्याकडे पाहिले असता होतो त्याचप्रमाणे देह चेतन आहे आणि आत्मा सुखी वा दुखी आहे असा भास होतो त्यामुळे ते दोघे सम सुखी दुखी जरी भासले तरी ते समान धर्मवान कधीही नव्हते जे दोघे एकमेकांशी मुळीसुद्धा संबंध न झालेले त्यांचा परस्पर संबंध कसा होणार स्थूल देह अत्यंत सूक्ष्म असा जो आत्मा त्याच्याशी तद्रूप कसा होईल तसेच आत्मा स्थूल शरीर कसा होईल दिवसाने आणि रात्र यातील एकाचा उदय झाला की दुसऱ्याची सत्ता संभवतच नाही ज्ञान कधीच अज्ञानत्वास प्राप्त होत नाही कारण छाया ही प्रकाशरूप होत नसते त्यामुळे अत्यंत विचित्र दृष्टि ही असत असदेह होने शक्य नहीं कमला जसा संबंध होत नहीं देहतिया सर्वगामी आत्म्या देहा थोड़ा सुधा संबंध य्रह्मा देहा चा सत्ते थोड़ा सा ही संबंध यत्मा निर्लेप्ला वायूचे शोष कंप इत्यादी परिणाम जसे आकाशावर होत नाहीत त्याप्रमाणे जरा मरण आपत्ती इत्यादी विकार आत्म्याला नाही यासाठी तू सुखी हो जलामध्ये जसा तरंगाचा समूह जलमय दिसतो त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये देहात्मबुद्धीमुळे प्रतीत होणारा जन्म मरणारी भ्रम ब्रह्मात्मदृष्टीने ब्रह्म मात्र दिसतो कारण तो भ्रम आत्म्याच्या सत्तेवर उपजीविका करतो जसे जल आपल्या सत्तेने स्थित असून तरंगत्वाचा अनुभव घेते त्याप्रमाणे आत्मा येथे देहयंत्राचा अनुभव घेतो प्रतिबिंबाचा आधार असे जे जल ते हालू लागले असता प्रतिबिंब जरी क्षुब्ध झालेले दिसले तरी ज्याप्रमाणे बिंबभूत सूर्यामध्ये क्षोभ होत नाही त्याप्रमाणे देहाच्या चाचल्य दिकांमुळे चिदाभासांमध्ये जरी क्षोभ झाला तरी देहाचा साक्षी जो आत्मा त्याच्यामध्ये क्षोभ होत नाही आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाले असता त्या यथार्थ वस्तूमध्येच स्थिती होते आणि देहमय अज्ञान विभ्रम लय पावतो देह आणि त्याचा साक्षी यांच्या यथार्थ ज्ञानाने त्यांचे वास्तविक स्वरूप काय आहे याचा विचार केला असता तम दीप उत्तम देहाची असत्तारूप स्थिती साक्षी की सत्तारूप स्थिती उदय पावती अयथार्थदर्शी आज्ञा चित्त <coughs> <coughs> <coughs> देहा आवृत्ति <अवरुत्ती> परिवर्तन <coughs> <coughs> जन्म मरण योगा निस्सार मोहरूपी अर्जुन वृक्ष उत्पन्न होता त्यात आत्म्याचे पर्यावलोचन मुळीच नसते आणि ते मोह संविधेचा थोडा देखील पराश परामर्श घेत नाही चेतनेने रहित असलेले मूढबुद्धी तुरुणाप्रमाणे हालचाल करतात त्यांना चित्तत्वाचा अनुभव आलेला नसल्यामुळे ते सर्व जड आहेत कारण ते जड देहच मी असे समजतात जरी ते तसे आत्मानुभव शून्य आणि जड असले तरी मुख नाशिका इत्यादी छिद्रातून संचार करणाऱ्या वायूंनी जेथे तेथे वेळूच्या छिद्रामधून निघणाऱ्या वायूप्रमाणे शब्द करतात आणि हालचाल करतात तृण कातात आणि टाकतात शब्द स्पर्श रूप इत्यादी विषयांच्या लाभानेच आपल्याला कृतार्थ मानणारे ते पाण्यातील चंचल आणि अत्यंतिक अभिनिवेश याच तर मोठमोठ्या आघांप्रमाणे ते दुर्बुद्धी अचेतन असूनही विहार उत्पत्ती नाश इत्यादी चेष्टा करतात अर्थात या सर्व दुर्बुद्धीजरांना आत्मचित नसते असे नाही पण ती अव्यचित जरी असली तरी त्यांना तिचे ज्ञान नसल्यामुळे ते अत्यंत कृपण झालेले आहे लोहाराच्या भात्यापासून जसा वारा निघतो त्याचप्रमाणे या मोढांच्या नाशिकेतून श्वासांची परंपरा निघते पण त्यांचा उपयोग केवळ जठराग्नीची हालचाल होणे याच्या पलीकडे काही दिसत नाही ज्याप्रमाणे धनुष्याच्या काठीला लावलेली दोरी टणत्कार करते त्याप्रमाणे या मुढाचे दुसऱ्याला भुलवणे गर्जना करणे इत्यादी सर्व आत्मज्ञानरहित असल्यामुळे केवळ अनर्थालाच कारण होणारे आहे ते चेतन आहे हे सुचविणारे नाही त्याने चितबोधाचा जो त्याग केला तो केवळ मरणासाठीच होय मुढापासून जो फललाभ होतो तो ही अरण्यातील झाडापासून होणाऱ्या फललाभासारखा असतो विश्रांतीसाठी त्याचा आश्रय करणे म्हणजे ग्रीष्मकाली उन्हाने तापलेल्या शिलेचा आश्रय करण्यासारखेच आहे त्याच्याशी जो समागम करायचा तो जंगलातील भूमीवरील तोडलेल्या झाडांच्या बुद्ध्याशी समागम करण्यासारखाच आहे त्याच्यासाठी जे काही केले जाते ते आकाशाला काठीने ताडण केल्यासारखेच होय आधमाला जे दिले ले, ते दिल चिखलात का नहीं टाक संभाषण कर द्वेशाने कर नज्ञानी है सुचवना दिल भाषण है कारण अज्ञान हि सर्व आपत्ति निष्ठा है अज्ञापुरुषाला कोणती आपत्ती भोगावी लागत नाही अज्ञानी पुरुषाच्या प्रमादामुळेच ही संसार संधी एक चाललेली आहे उग्र दुःख आणि दृढ सुखे ही पुनः पुन्हा प्राप्त होतात रथाला किंवा नांगराला पर्वतांचे जसे उल्लंघन करता येत नाही त्याप्रमाणे त्या सुखदुःखांचे त्याला उल्लंघन करता येत नाही अनात्मा आणि शठ अशा देहाला आत्मा समजणाऱ्यांचे हे भयंकर दुःख कधी शांत होत नाही ज्यांची बुद्धी दुष्टभावांनी व्यापलेली आहे आणि जो आत्मवस्तूंविषयी अंध झाला आहे जो मिथ्या वस्तूला पाहत आहे आणि त्यामुळे जो पदोपदी ठेचा खात आहे त्या मुढाची मिथ्या ज्ञानमय माया कशी बरे नाश पावणार अहो पुष्पापासून जसा सुगंध उत्पन्न होतो चंद्रापासून विष उत्पन्न होते स्थलापासून जसा दुर्वांकूर उत्पन्न होतो दुधापासून काटा उत्पन्न होतो तसाच देहरूपी शालमली वृक्षाच्या डोलीत राहणाऱ्या आशारूपी सर्पिणी रागलोभ दैन्यादी सर्पांना प्रसवतात चांग प्रकार नांगरले भूमीत जसे साई पीक उगवते मनोरूपी गजा श्रृंखले प्रमाण आशा या दुखे प्रसवतात। मयूरी संतुष्ट हो मेघा की जसी प्रतीक्षा करते पापरूपी सर्पाने वेढ़िया ज्ञानरहित पुरुषा नरकश्री दुखलक्ष्मी प्रतीक्षा करते जिचे नेत्र चल भ्रमरीप्रमाणे अस्थिर आहेत आणि जिचा आधरपल्ल व स्फुरण पावत आहे अशी स्त्रीरूपी कोमलांगी विषवल्ली मूर्खासाठीच आज्ञाच्या मनोरूपी उत्कृष्टभूमीत विकास पावते त्यात रागरूपी पोळ्याच्या पक्षीछाळ्यायुक्त दुष्टवृक्ष आहे अज्ञाच्या हृदयरूपी माळभूमीवर शरीराला ताप देणारा द्वेषरूपी दावाग्नी जळत असतो पल्लवाप्रमाणे स्फुरण पावणाऱ्या ओठांवर चमकणारा निश्वास हा त्याचा धूम असून शस्त्रसमूहाप्रमाणे कटकट आवाज करणारे दात हीच त्याची किटाळे आहेत अज्ञाच्या मत्सरयुक्त हृदयामधील त्या वृक्षांची परनिंदारूपी पाने ईर्षारूपी कमलिनी आणि चिंतारूपी भ्रमर चांगले चमकत असतात प्रत्येक जन्मामध्ये उग्र दुःखरूपी कल्लोळ भ्रम ज्याने प्रयत्नपूर्वक शांत केले आहेत अशा अज्ञालाच भयंकर सागराप्रमाणे पुनर्मरणरूप वडवाग्णे प्राप्त होतो मुढाचाच जन्म बालपणाला प्राप्त होतो बालपण तारुण्याला पोहोचते तारुण्यापासून पुढे जरा येते आणि जरीनंतर पुन्हा मरण येते जगदरूपी जुना जुन्या राहाट घाडग्यावरील संसाररूपी रज्जूने बांधलेला हा अज्ञरूपी घट पुनपुन्हा पाण्यात बुडून पुनः पुन्हा वर येत आहे जे जगत ज्ञानी पुरुषाच्या बुद्धीला गायीच्या पावलासारखे सुलभ वाटते तेच आज्ञाला अपरंपार वाटते पिंजऱ्यातून पक्षांना निघून जाता येत नाही त्याप्रमाणे आंधळ्यासारख्या अज्ञाच्या बुद्धीला या पोटामुळे म्हणजे उदरभरणाच्या आसक्तीमुळे त्या महासागराच्या दूर असलेल्या परतीराला जाता येत नाही कारण विषयांकडे परत फिरलेल्या ज्या वासना त्यांच्या भाराने जड झालेली त्यांची बुद्धी विषयरूपी चिखलात रुतलेल्या जन्मचक्राच्या धावांना म्हणजेच इंद्रिय समूहांना वर काढून शुद्ध करू शकत नाही अज्ञरूपी शिकारी पुरुषांनी मृगयाच्या आसक्तीमुळे आपले शरीर इंद्रियरूपी गृध्रांसाठी मांसाच्या गोळ्याप्रमाणे संसाररूपी अरण्यात सर्वदा आणि सर्व ठिकाणी पसरून ठेवले आहे मनुष्य पशु पक्षी इत्यादी भूतमयी आणि हिमालय विंध्य इत्यादी पर्वतमयी दृष्टी वस्तुत मांसालरूप आणि मृत्यिकारूप आहे तथापि तत्वांचे पर्यावलोच पर्यालोचन केल्यामुळेच घोडा बैल पुरुष स्त्री माता भ्राता हिमालय मलय इत्यादी रूपाने ती प्रतीत होते त्यामुळेच विचित्र शब्द आणि अर्थ यांनी ज्याचे अनंत मोहक आकार झाले आहेत असा हा असंख्य संकल्प आणि कल्पना यांचा कल्पवृक्ष सर्वोत्कर्षाने होऊन राहतो कारण तो अत्यंत असत पदार्थानी सर्वांच्या कामना पूर्ण करायला समर्थ आहे त्या कल्पवृक्षापासून अज्ञानामुळे जगदरूपी पानांची परंपरा पसरली आहे त्यात विचित्र शरीर रचनेने युक्त असे असंख्य भोगते हेच पक्षी राहतात चमकतात प्रवेश करतात आणि विलास भोगतात त्या वृक्षांची जन्म हीच पाने कर्मसमूह याच कळ्या पुण्य आणि पाप हीच फळे वैभवश्री याच मंजऱ्या आहेत या संसार वनसमूहात रूपी चंद्राचा उदयाने या स्त्री रूपी वेली अत्यंत शोभेला प्राप्त झाले आहेत सर्वोत्कर्षाने राहणारा रूपी चंद्र जन्माचे समूह याच कालाने पूर्ण आहे विवेक सूर्याचा अस्त झाला म्हणजे तो उदय पावतो तो प्रपंचरहित ब्रह्मामध्ये प्रकाशमान होतो आणि दोघांचा ईश आहे या अज्ञानचंद्राचा वासनारूपी अमृताने शोभणाऱ्या आकाशरूपी चकोरांचे पोषण करणाऱ्या आणि चित्तरूपी रत्नाच्या विषयास्वादरूप रसाची इच्छा करणाऱ्या प्रसादाने स्त्रिया याच कुमुद्वती शोभा पावतात त्यांचे चंचलनेत्र हेच त्यावरील भ्रमर आहेत त्यांचा केशपाश हाच चमकणारा अंधकार आहे आणि चमकणारे शुभ्र पयोधर हेच मेद आहेत पण हे रामा अशा प्रकारच्या स्त्रिया याच रात्री ज्या भासतात ते जीवांच्या अज्ञानाचेच विलस विलसित आहे हे रामचंद्रा विषयामध्ये जे आपातर्म मणीयत्व अनर्थरूपत्व उत्पत्ती विनाशयुक्तत्व आणि सर्व स्थितीमध्ये भंगुरत्व आहे ते सर्व या अज्ञानरूपी वृक्षाचे आहे त्याच्यापासून ही नाना आकारांची फळे बीजांकुल परंपरेने जगदाकाराने पसरलेली आहे इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे षष्ट सर्ग श्रीराम